वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग पन्नासावा गौतमाश्रयाहून गौतमाश्रमाहून ईशान्य दिशेला राम लक्ष्मणासह विश्वामित्रांच्या मागोमाग यज्ञाच्या आवाराकडे गेला मुनिवर्ना राम लक्ष्मणासह म्हणाला महात्मा जनकाची यज्ञ समृद्धी उत्तम दिसते नाना देशींचे वेदाध्ययनशील ब्राह्मण येथे आलेले आहेत शेकडो गाड्यांनी गर्दी केलेले ऋषींचे निवास दिसत आहे दे। हे ब्रह्मन आपण कुठे वास करायचा ती जागा ठरवा रामाचे बोलणे ऐकून महामुनी विश्वामित्राने पाण्याच्या जवळपास एका बाजूच्या भागात आपला मुक्काम केला विश्वामित्र आल्याचा ऐकताच सर्व गुणसंपन्न राजेंद्र जनक शतानंद पुरोहितांला पुढे करून आणि महात्मे ऋत्विष अर्घ्य घेऊन होऊन एकदम त्वरेने निघाले धर्मविधीनुसार विश्वामित्रांना धर्म पुरस्कार त्याने दिला महात्म्या जनकाचा तो सत्कार घेऊन विश्वामित्राने राजापक्षी त्याचे कुशल आणि यज्ञाची निर्विघ्नता याबद्दल विचारपूस केली तसेच उपाध्याय पुरोहितांची आणि मुनींचीही विचारपूस केली हर्षित मनाने सर्व ऋषींना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार ते, ते भेटले मग राजा हात जोडून मुनीश्रेष्ठांना म्हणाला या सर्व मुनिश्रेष्ठांसह आपण आता आसनस्थ व्हावे जनकाच्या सांगण्यावरून ते महामुनी बसले पुरोहित ऋत्विष राजा आणि त्याचे मंत्री नियमानुसार आजूबाजूला बसले विश्वामित्रांकडे पाहून राजा म्हणाले देवाने आज माझ्या यज्ञाची सम संपन्नता सुफलित केली भगवंताच्या दर्शनाने मला यज्ञाचे फळच प्राप्त झाल्यासारखे झाले हे ब्रम्हर्ष आता विद्वानाने बारा दिवसांची दीक्षा सांगितली त्यानंतर आपापला भाग घेणाऱ्या देवांना आपण पाहू शकाल मुनिवऱ्याना बोलून प्रसन्न वदनाने राजाने त्यांना पुन्हा हा जोडून नम्रपणे प्रश्न केला हे दोन कुमार देवाप्रमाणे पराक्रमी गजाप्रमाणे धीरदात सिंहाने वृषभाप्रमाणे बरिष्ठ रूपाने अश्विनी कुमाराप्रमाणे असलेले आणि नुकतेच तारुण्यात पदार्पण करीत असलेले जणू देवलोकाहून देवस्पृथ्वीतलावर आकस्मात यावेत तसे पायी चाल तिकडे कसे का आले आहेत हे कोणाचे आहेत बरे श्रेष्ठ आयुधे धारण करणारे उभयता वीर कोणाचे परिपुत्र आहेत चंद्र सूर्याने आकाश भूषवावे तसे हे या देशाची शोभा वाढवित आहेत शरीराप्रमाणे मुद्रेवरील भाव आणि हालचाल याने ते अगदी एक एकसारखे दिसत आहेत त्यांच्या कानावर झुरफे रोळत आहेत असे हे वीर कोण आहेत हे थोडक्यात ऐकण्याची मला इच्छा आहे महात्म्या जनकाचे ते विचारणे ऐकून थोर विश्वामित्राने ते दोघे राजा दशरथाचे पुत्र आहेत असे सांगून त्याचे सिद्धाश्रमातील वास्तव्य राक्षसांचा वस एचपर्यंत निर्विघ्नपणे झालेला प्रवास आणि विशाला नगरीचे दर्शन अहल्याचे दर्शन गौतम ऋषींशी भेट हे सांगून तुझे महाधनुष्य पाहण्याच्या तीव्र इच्छेने ते आले आहे असे सर्व महात्म्या जनकाला तेजस्वी महामुनी विश्वामित्रांनी निवेदन केले आणि ते थांबले बालकांडाचा पन्नासावा सर्ग समाप्त